स्कंध पाचवा अध्याय तिसरा इंद्रास युद्धाचे आव्हान अशा तऱ्हे तो अति बला जिंकून घेतले सर्व, सर्व पृथ्वीचे तो पालन करीत असल्याने त्याच्या शत्रूंचा पृथ्वीवर अभाव होता ताम्र नावाचा दैत्य त्याचा खजिनदार होता चिक्षूर नावाचा मदमत्त महाबली अशा सेनापती जवळ दहा सेना, सेना सज्ज होती असिलोमा उदक बिडाल भाष्कल त्रिनेत्र आणि शक्ती सामर्थ्यामुळे गर्व झालेला कालबंधक हे सर्व महिषासुराचे आणखी सेनापती होते हे सर्व दानव सेनापती समुद्राने वेढलेली पृथ्वी व्यापून स्वेच्छेने राहिले होते पूर्वीच्या सर्व राजांना त्यांनी कारभार देणारे मांडलिक बनवले होते जे क्षात्रधर्माचा अवलंब करून राहत होते त्यांचा या दानव श्रेष्ठांनी वध केला होता संपूर्ण पृथ्वीवरील ब्राह्मणही महिषासुराच्या आधीन झाल्याने त्यालाच यज्ञभाग समर्पण करीत होते अशा तऱ्हेने एकछत्रीय राज्य निर्माण झाल्यावर गर्वोन्मत होऊन महिषासुराने स्वर्गही जिंकण्याचे ठरवले एका दूताला त्वरित इंद्राकडे पाठवण्याचा विचार करून तो त्या दूताला म्हणाला हे पराक्रमी वीरा स्वर्गामध्ये जाऊन निशंकपणे इंद्राला सांग हे सहस्राक्षा विलंब न करता स्वर्ग सोडन तु कोठे ही चलता हो हे देवांचा राजा तू महत्मा महिषासुरा सेवा कर हे इंद्रा तू महिषासुरा शरण गेलास तो तुझे रक्षण तु हो। होता तु सज्ज हो पूर्वी आम तुझा पराजय केस तुझे सामर्थ्य आम कलून आज युद्धा सज्ज हो अथवा निघन जा अशा प्रकारचा महिषासुराच्या दूताचा निरोप ऐकून देवेंद्राला क्रोध आला तो उपहासाने त्या दूताला म्हणाला अरेखा तू माझला आहेस हे यावरून समजले तुझ्या दैत्य राजाला अहंकाराचा रोग झाला लवकरच त्यावर मी इलाज करीन आणि त्या रोगाला समोर उपटून टाकीन हे दैत्य दूता शिष्टाई असलेल्याचा वध करू नये म्हणून तुला जीवदान देतो तू तु, तु, तुझ्या राजाला सांग हो। तु तु तु तु तु तु तु तु शिंग तुला तु गर्व चढ़ प्रहार कर युद्धकला तुला अवगत नहीं हे मी जाणून आहे याप्रमाणे देवेंद्राने दूता बरोबर राहिला आणि प्रणाम करून म्हणाला हे महाराजात सर्व देव सैन्याच्या बलावर तो म्हणतो मला स्वतःचे सामर्थ्य माहीत आहे त्या मूर्ख देवराजाचा जसाच्या तसा निरोप सांगणेच योग्य ठरेल कारण स्वामी पुढे सेवकाने प्रिय भाषण केले पाहिजे हे खरे असले तरी सत्य सांगितलेच पाहिजे कल्याण छु सेवकाने सत्य आणि हितकारक सांगावे अशी नीती आहे मी फक्त प्रिय भाषण केले तर तुझे कार्य होणार नाही पण शुभ सेवकाने कठोर बोलावे तेव्हा हे महाराज आपला शत्रू जो इंद्र त्याने उच्चारलेले विषतुल्य शब्द माझ्या मुखातून निघणार नाहीत त्याने ज्या प्रकारचे शब्द उच्चारले ते मी कसे बोलू दूताचे हे हेतुगर्भ भाषण ऐकल्यावर महिषासूर अतिशय क्रुद्ध झाला त्याचे डोळे लाल झाले त्याने दैत्याना आवाहन केले पाठीवर शेपूट टाकून तो थोडा थोडा मूत्रस्त्राव करीत म्हणाला हे दैत्यानो देवेंद्र युद्धाचीच इच्छा करीत आहे म्हणून तुम्ही सर्व सैन्य सज्ज करा या अधमाला जिंकले पाहिजे मित्रांनो युद्धात माझ्यासमोर कोणता वीर उभा राहील इंद्रा इंद्रासारख्या कोट्यावधी वीरांनाही मी भीत नाही मी एकटाच त्या इंद्राचा निश्चितपणे वध करीन हा केवळ दुर्बल आणि शांत मनुष्याला आपले बळ दाखवित असतो तो केवळ गरीबांचे ठिकाणी बलाढ्य आहे तो विषय कपटी परस्त्री हरण करणारा आहे त्याच्या अप्सरांचे बल असल्याने तो कुणाच्याही तपश्चरेला विघ्न उत्पन्न करीत असतो तो पापी आहे वैगुणण्यावर प्रहार करणारा आहे तो विश्वासघातकी आहे ह्या दुष्टबुद्धीने इंद्राने पूर्वी भीतीमुळे प्रथम अनेक प्रकारच्या शब्दा वाहिल्या आणि कपटाने विष्णू तर कपटाचार्यच आहे मायावी खोट्या शब्दा वाहणारा वेगवेगळी रूपे धारण करणारा आकारण आपले सामर्थ्य दाखवणारा तो असून दंभाविषयी पंडित आहे त्यानेच वराहरूप धारण करून हिरण्याक्षाचा आणि नृसिंह रुपाने हिरण्य कश्यपूचा निपात केला पुढे कधीही कधीही विष्णू महापराक्रम असला तरी मला कशाची भीती समरांगणी माझा पराभव करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष रुद्रातही नाही तेव्हा ह्या सर्वांना जिंकून मी स्वर्ग जिंकून घेणार आपण ही यज्ञभाग स्वीकारून सोमरस प्राशन करून नंदन मनात क्रीडा करू हे दैत्यानो तुम्ही जाणताच की वरप्राप्तीमुळे मला देव मानव यांच्यापासून मृत्यू नाही परंतु स्त्रीपासून आहे बिचारी अबला काय करणार तेव्हा आता वेळ न घालवता सर्वत्र गुप्तहेर पाठवून सर्व दैत्य राजांना करा त्यांना माझ्या सैन्याचे नायक करा वास्तविक मी एकटाच देव सर्व देवांना जिंकण्यास समर्थ आहे परंतु केवळ देखावा म्हणून तुम्हाला देवांबरोबर आहे माझी शिंगे आणि मला देवांपासून बिलकुल भीती नाही देवगण असूर आणि मानव यांना मी अवध आहे म्हणून स्वर्ग जिंकण्यासाठी सर्व दानवांनी सज्ज व्हावे दानवानो मी एकटाच सर्वांना जिंकेन लवकरच उर्वशी मेनका रंभा घृताची तिलोत्तमा प्रमद्वरा, महासेना, मदवत्त मिश्रकेशी विप्रचिती वगैरे नृत्य गायनात निपुण कामधेनुच्या दुधामुळे गर्विष्ट अमृत पानाने आनंदित आणि मंदार माळा घातलेल्या अशा सर्व अप्सरा तुमचे चित्रंजन करतील तुम्ही सर्व तयार राहा सर्वांच्या रक्षणासाठी मुनी जाण्याची तयारी करा अशा प्रकारे सर्व दानव राजांना आज्ञा करून तो दुष्टबुद्धी महिषासून आनंदाने आपल्या घरी गेला अध्याय तिसरा समाप्त